श्रीधर स्वामीकृत राम विजय अध्याय अकरावा श्रीरा श्रीरा पार कर श्रृंगवेलपुरक्ष्मण व सीता गवता शय्य थोड़ा वेल विश्रांति घी शुंगवेलपुरी गुहक नावा निषादान राजा रहा होता नौकेत लोकान गंगापार कर उद्योग होता रामाने त्याच्याकडे जाऊन त्याला विनंती केली गोका मला माझ्या बंधू पत्नीसह तू तुझ्या नौकेतून गंगेपलीकडे पोहोचव काय गम्मत आहे पहा क्षीरसागराने एखाद्या भिकाऱ्याला माझी भूक भागव असे म्हणावे गंगाजलाने एखाद्या डबक्यातील पाण्याला तू माझी तहान भागाव असे म्हणावे किंवा कल्पवृक्षाने एखाद्या भिकाऱ्याकडे भीक मागावे तसेच ज्याच्या पावन नामाने लोकांनी भगसागर तडून जावा त्या रामाने तू मला गंगा पार कर अशी विनवणी करावी असे झाली गोहकाने विचारले आपण कोण आहात आपणाला गंगा पार्क कशासाठी जायचं आहे राम म्हणाला मी पुत्र राम हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता राजाज्ञाने आम्ही वनवासी निघालो आहोत तेव्हा तू आम्हाला नौकेतून पलीकडे पोहोचव ते ऐकून गोहकाची आई म्हणाली गोहका नको रे यांना तुझ्या नौकेत बसवोस अरे यांच्या चरण धुलीमुळे एका शिळेतून एक सुंदर स्त्री उत्पन्न झाली तशी तुझ्या नौकेची जर एखादी स्त्री झाली तर शिवाय नौका नाहीशी झाल्याने तुझा धंदा बुडेल ते वेगळे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आपल्या पत्नी भावासह आपल्यासमोर उभे आहेत हे पाहून गोहकाला आनंद झाला मग गोहकाने ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र यांनाही दुर्मिळ असे रामाचे पाय आपल्या हाताने पाणी घालून स्वच्छ धुतले गोहकाने ते पवित्र तीर्थ घेतले रामाची पूजा केली त्यांना फळे अर्पण केली त्यांना नमस्कार केला रामाने गोहकाला आलिंगन दिले मग गोहकाने तिघांना नौकेत बसवले गोहकाने रामाला सांगितले तुम्ही इथे परत येईपर्यंत मी पण तुमच्यासारखी तपस्वी वृत्तीच धारण करे अजूनही सुमंत जवळच उभा होता प्रभू रामचंद्राने सुमंताला अयोध्येत जाण्यास सांगितले मी इथेच राहीन चौदा वर्षांनी परत्याल याल तेव्हाच तुमच्याबरोबर मी अयोध्येत जाईन अयोध्येवासी मला म्हणतील तू अपशकुनी आहे रिकामा रथ लोक मला म्हणतील तू आता दशरथ कौसल्या यांना ठार मारायला आलासता तेव्हा रामाने सांगितले माझी आज्ञा म्हणून जा भरत येईल त्याला सांभाळण्यासाठी तुला गोहकाने आपल्या नाविकांसह गाणे गात गात राम, सीता आणि लक्ष्मण यांना गंगा पार केले गंगेच्या पलीकडे गेल्यावर रामाने सुमंतला परत जाण्याची खूट केली मग सुमंत दुखाने कसा तरी परत गेला गंगानदी पार करून राम सीता व लक्ष्मण प्रयागराज येथे आले रघुनाथचे चरण प्रयागात आल्यामुळे तीर्थराज प्रयागराजच पावन झाले पुढे भरद्वाजाचा आश्रम लागला राम आले आहेत हे कळतात भरद्वाज ऋषी घाईघाईने आले रामाने त्यांना नमस्कार केला माझ्या घरी त्रिभुनपती श्रीराम आला माझी तपश्चर्या फळाला आली म्हणून भरद्वाज अत्यंत आनंदित झाले अनेक ऋषी येऊन रामरायाला भेटू लागले ऋषींच्या हृदयांचे विश्रांती स्थान श्रीराम प्रत्यक्ष आला म्हणून सर्व ऋषी मंडळा आनंदाची लाट पसरली होती रामरायाच्या वनवासाची बातमी ऐकून भरदबाज ऋषी रामाला म्हणाले 14 वर्षे तुम्ही इथेच राहा दंड कारण कशाला जाता तेव्हा राम म्हणाला महाराज आपण जाणतात आम्ही इथेच राहिलो तर अयोध्येवासी रोज इथे पण भेटायला येते तुमच्या साधनेत माझ्यामुळे व्यत्यय येईल तेव्हा महाराज आम्ही अरण्यात गुप्तपणे राहू शकू असे जवळपास कोणते स्थान आहे भरतवाजा ने रामाला चित्रकूट पर्वता रहा सीथे रोज सत सभाजा राम लक्ष्मण व सीता सिद्धवटापर्यत सोले भरद्वाजानी सिद्धवटाला नमस्कार केनवास चौदह वर्ष खूब दान करे राम वाल्मिकी आचन्मा आला ज्यामा सगले जन्मपत्र लिखे होते नारद सहवासाने ज्या अवतार भविष्य संग त्या वाल्मिकी ऋषीना रघुनंद आल्याचे कळतात ते आश्रमाबाहेर धावत आले रामाने त्यांच्या चरणी माथा ठेवला वाल्मिकिनी रामाला हाताने उचलून हृदयाशी धरले मग राम चित्रकूट पर्वतावर आला आपण अयोध्येपासून बरेच दूर आला हो पाहून राम म्हणाला या इथे लक्ष्मणा बांधकुटी गुहक इतुके वदले मज श्रीराम गुहक गंगा किनारी आला सुमंताला रामाने अयोध्येत जाण्याची आज्ञा दिली होती पण सुमंत दुःखा वेगाने भेशुद्ध होऊन गंगा किनारीत पडला होता गोहकाने हो सुमंताला घरी नेले सुमंताबरोबर आपले लोक देऊन रथात बसवून सुमंताला अयोध्येत पाठवले रथ हळूहळू अयोध्येत आला इकडे अयोध्येला वाईट स्थिती आली होती घरात कोणी दिवे लावत नव्हते से। वृद्धांनी सेवा घेण्याचे से नाकारले होते तरुण डोके आपटून प्राण देण्याच्या तयारी होते लहान मूल आईजवळ पानालाई जात नव्हते आहार घेण्यास सर्वांनी नकार दिला होता रथ आल्याचे पाहून नागरिक धावत बाहेर आले रथात कुणीतरी असेल या कल्पनेने त्यांनी पाहिले तर रथात कुणीच नाही हे पाहून त्यांची तोंडे परत रडवेली होऊ लागली लोकांची ही स्थिती पाहून सुमंताने आपले मुख झाकून घेतले कैकेईच्या भुवनात सुमंत गेला राघवासाठी राजाची अशी दशा झाली हे पाहून सुमंत नमस्कार करायलाही लाजू लागला सुमंत आले हे राजाने ऐकले आणि त्याने घाईघाईने विचारले सुमंता मी माझी बहुमोल ठेव तुझ्या हाती दिली होती की वनात सोडून तू एकटाच कसा परत आला अरण्यात माझी बाळे कशी राहतात हे सगळे मला सांग माझे प्राण कासावीस होत आहे सुमंत म्हणाला शेवटी राम मला म्हणाले सुमंता तू तु आता परत जा माझ्यासाठी तू वडिलांना वंदन कर आणि त्यांना आमची खुशाली सांग कौशल्या माता आणि सुमित्रा माता यांना धीर दे आम्ही इकडे सुखी आहोत सीतेची काळजी करू नका हे त्यांना पटवून दे भरताला म्हणावे तू युवराज पदाचा अभिषेक करून घे प्रजेवर प्रेम कर तुझ्यावर पित्याचे छत्र आहे त्यांची काळजी घे आई माझ्या वियोगाने दुःखी होई तिच्याशी तूच राम आहेस अशा रीतीने वा इतकेच राम माझ्याशी बोलले बोलता बोलता ते गहीवरले आणि त्यांनी हाताने माझा निरोप घेतला सुमंतांचे बोलणे ऐकून दशरथ दुखेहून आश्रू ढाळू लागला दशरथ म्हणाला सुमंता तू पाषाण हृदयाचा आहेस माझ्या पाडसाना वनात टाकून तुला येता येण्याचे धाडस कसे झाले वियोगाग्नीने दशरथाचे हृदय घडू लागले रामा मी आता जातो अंतःकाळी तुरी तुझे, तुझे मुख दाखव असे म्हणून दशरथाने डोळे मोठे केले राम राम म्हणत दशरथ खरोखरच राम रूप झाला सुमंताने मांडी दिली कौशल्याच्या दुःखाला तर अंतच नव्हता मुलगा वनात गेला आणि त्यात दशरथाचा मृत्यू झाला दाटला चहूकडे अंधा एक राजा राज्यावर बसल्याशिवाय मृत राजाचे दहन करू नये असा नियम आहे म्हणून दशरथाचा मृतदेह व्यवस्थित सुरक्षित ठेवला वशिष्ठांनी सुमंताला सांगितले उद्या सुर्दयाच्या आज भरताले इकडे घेऊ पण तिथे त्याला ही वार्ता सांगू नको सुमंत वायुवेगाने रथ सावी भरताच्या आजोळी निघाला इकडे भरताला अशुभ स्वप्ने रोज पडत होती काळ्या रंगाची वस्त्री ने नेसलेली स्त्री भरताच्या अंगाला ते लावत असलेली त्याने पाहिली त्या स्वप्नाने भरत अस्वस्थ होऊन जागा झाला सकाळी सुमंताचा रथ संग्रामजीताकडे आला सुमंताला पाहून भरत धावतच जवळ आला तुम्हाला अयोध्येला लवकर बोलावले आहे असे सांगताना प्रयत्न करूनही सुमंताला आपले रडण्यावरच आले भरताने विचारले तुमचे डोळे लाल कशाने झाले तेव्हा त्यांना सुमंतांना सांगितले तुमची भेट खूप दिवसांनी झाली म्हणून मला माझे आश्रय आवरत नाही भरताचा रथ अयोध्येच्या मार्गाला लागला राज्यात आज स्वागताला कुणीही पुढे आले नाही राजमंदिरावरील शुभचिन्हे नाशी झाली गाडी पाहून लोकांच्या डोळ्यात तो आश्रय येत होते दशरथाचा मृतदेह जिथे ठेवला होता तिथेच सुमंताने रथ लिहिला छत्र नष्ट झालेले पाहून भरत रामा रामा म्हणून रडू लागला मला राम भेट भेटवा हो म्हणजे माझ्या दुःखाची तीव्रता कमी होईल भरत सगळे तिथेच टाकून राम सदनाकडे निघाला कौसलेला पाहताच त्याने तिथे पाय धरले आणि म्हटले माते मला राघव भेटवना भरताला पाहताच कौशल्या म्हणाली राम वनात गेला म्हणून अयोध्यपतीने प्राणत्याग केलाय एवढे बोलेपर्यंत कौशल्याला मुर्छा आली मला पण आता मृत्यू येऊ दे भरत म्हणाला नंतर वशिष्ठांकडे जाऊन त्यांचे चरण धरून भरत म्हणू लागला मला रघुनंदन दाखवा वशिष्ठांनी भरसाला शांत केले त्याला सांगितले तुझ्या मातेच्या इच्छाप्रमाणे तुला राज्य द्यावयाचे आहे तुला राज्यावर बसवल्याशिवाय राजाला अग्नी देता येणार नाही तुला राज्य द्यावयाचे आणि रामाला वनवासाला पाठवायचे हे तुझ्या आईच्या इच्छेप्रमाणे ठरले आहे म्हणजे वशिष्ठाचे बोलणे ऐकत भरत मोठ्याने रडू लागला रामाला वनवासाच पाठवून मे राज्य कर ब्राह्मणवादाप मे लगे जगत लींद गोष के कौशल दशरथा चिंतित प्रवेश करूशिषांदेश करती जाने पासवृत्त माता न तो वैरेण रही होती कई कई भरताज आ कौतुक संगू लगे भरता तुझ्यासाठी एवढे सर्व मी केले तू राज्यावर बैल तुझ्यासाठी मी रामाला वनवासात पाठवले माझी मंथरा मला सावध करायला होती म्हणून हे सगळे पार पडले तिथे बोलणे ऐकत तिच्या अंगावर भरत धावला भरताने कडक शब्दात तिची निर्भत्सना केली माता न तू तू ज्या मार्गाने रामाला वनवासात पाठ... वनात त्याच मार्गाने मी पण वनात जाईन तुला मी ठारच केले असते पण माझ्या रामाला ते आवडणार नाही म्हणून मी तसे करीत नाही दावा मदला तो श्रीराम दुसरे दिवशी सकाळ झाली भरताने वडाच्या चिकाने मस्तकी जटा वळल्या अंगाला भस्म लावले सगळ्या वस्त्रालंकाराचा त्याग केला भरत वल्कले नेसला आणि नगरजैन सैन्य वशिष्ठ आणि स्वतःला रामार्पण करण्यासाठी रामाचा शोध घेत वनमार्गाने निघाला कौसल्या सुमित्रा यांचे मेळणे वस्त्रांनी संपूर्ण अच्छा दिलेले होते चारही वर्णाचे लोक निघाले तिथे भेदभावाला स्थान नव्हते शिवाय अयोध्येत कुणीच नव्हते सुमंताने राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग दाखवला गोहकाच्या घराजवळ भरत पोचला गोहकाने लांबून आवाज ऐकला त्याने भरताची मिरवणूक पाहिजे जर सैन्य भरत येत असलेल्या पाहून त्याच्या मनात विचार आला भरताच्या आईने भरताला सैन्य बरोबर राम लक्ष्मणांना वनातच मारून टाकण्यासाठी पाठवलेली दिसते नाहीतर सैन्य बरोबर कशाकरता आणले गोहक भरताला म्हणाला तू सैन्य घेऊन राक्ष राम लक्ष्मणांना मारण्यासाठी आला आहे तुझे राज्य निष्कंटक करण्यासाठी तू आला आहेच खरा पण राम माझा स्वामी आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी मी तर माझे प्राण वेचीनच पण आमच्यातील लहान मुलं सुद्धा प्राण असेपर्यंत तुझ्या शुद्ध करतील आणि तुम्हाला कुणालाच गंगापार होऊ देणार दे। नाही गोहकाचे हे बोलणे ऐकून भरताला आपले अश्रू लपवता आले नाही गुहकाला तो म्हणाला मी पापी आहे माझ्यामुळे रामाला वनवास घडला मला एकच बाण मारून माझे शेच्छेद करून टाका राम वियोगाचे दुःख माझ्याच्याने अजिबात सोसवत नाही रे भरताचे या बोलण्याने गुरुकाने भरताचे रामावरील उल प्रेम ओळखले त्यांनी धनुष्य टाकले व तो भरताला भेटण्यास पुढे गेला राम वियोगाने दुःखी झालेले दोन अंतकरणे एकत्र आली त्यामुळे तिथे अशुरुपूर्ण होतला भरत शृंगवेलापुरात एक दिवस राहिला त्याने जागोजागी उमटलेल्या रामांच्या पाऊल दर्शन घेतले तद्गतीत अंतकरणाने ते धूळ कपाळाला लाभी तो चालला चित्र परवत, चा होता गोहकाने नौका आणून हजारो माणसाने गंगापार सोडले चित्रकूटाच्या मार्गाने सैन्य चालले होते यावेळी फळे फुले वेचण्यासाठी लक्ष्मण चित्रपर्वत चित्रकूट पर्वतावर आला होता राम इकडे यज्ञ करावास बसला ज्यांची सर्व सामग्री पूर्वीच होती रामाच्या हातून आहुती निळाळमुळे अग्नी तृप्त होत होता तेथून सुदर्शन नावाचा गंधर्व चालला होता त्याने रूप सुंदर जानकीला पाहिले त्याला जानकीचा मोज आला त्याने कावळ्याचे रूप घेतले तो तिच्याशी लगत करू लागला तिला स्पर्श करण्यासाठी तिच्या अंगावर झेप घेऊ लागला जानकीच्या मोहामुळे पुढे ओढवणाऱ्या आपले मरण तो विसरला जानकीचे संरक्षण करण्यासाठी रामाने एक दर्भाची कांडी मंत्रुन गंधर्व कावळ्यावर सोडली हा विजेचा लोळासारखा येणारा बाण पाऊस गंधर्व उडू लागला तो पाठीमागे वही बाणा पाठला करीता तो इंद्रापास सर्व देवरी संरक्षण गेला पर्व दूषण देव हकलुन दिए घर दारे बंद के लिए उड़ता उड़ता वेत नारद भेटलेना गंधर्वा ने संगित पहा हो हा बाण मजा पाठी लगे है विभुवनस माधे कहीं रक्षण करू शक नहीं के नारदान संगित मूर्खा तू ज्या अपराध के शरण जाते गंधर्व रामाकडे गेला आणि त्यांची स्तुती करू लागला तू शरण आलेल्या रक्षण करतो माझ्यासारख्या पाप्यांचे रक्षण कर पाप तेव्हा रघुनाथाने त्याला सांगितले मी जो बाण सोडतो तो कधीही फुकट जाणार नाही रघुनंदाने बाणाला अज्ञा दिली याचा प्राण रक्षण फक्त उर्वा डोळाच हो कावळा म्हणाला मला काही वर द्या उश्याप द्या तेव्हा राम म्हणाला तुझे एकच भुबुळ दोन्ही डोळ्यात फिरेल व तू सीतेचे चुंबून घेण्यात धावलास तेव्हा तू विष्ठास भक्षण करशे पक्षामध्ये तू कनिष्ठ गणला जाशे ते ऐकून गंधर्व घाबरून रामाची गयावया करू लागला जेव्हा राम म्हणाला मात्र मृत माणसाला जेव्हा पिंडदान करतात त्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय मृतात्म्याला शांती मिळणार नाही यानंतर सुदर्शन गंधर्व रामाला साष्टांग नमस्कार करून निघून गेला अध्याय अकरा समाप्त